के हे मंत्र केमंत्र से चल रहे रे सनमार्ग इंसान नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी रेडिओ शिवनेरीत आपले सगळ्यांचे स्वागत आहे आजचे आपले थोर संत आहेत समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म आणि त्यांचे जन्म नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर आणि त्यांचा जन्म चोवीस मार्च सोळाशे आठ जांब म्हणजेच महाराष्ट्र या ठिकाणी तेरा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी सज्जनगड महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले ते संत तुकारामांचे समकालीन होते राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही त्यांनी केलेले आहे समर्थ रामदास स्वामींच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत ठोसर असे होते ते सूर्यापासणांच्या आईचे नाव राणूबाई होते समर्थ रामदास स्वामी नारायण यांचा जन्म श्रीक्षेत्र जाब समर्थ या गावी जालना जुल्हा शके पंधराशे म्हणजे सन सोळाशे आठमध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर म्हणजे मध्यान्ह झाला ढोसरांच्या घरानेच सूर्यपासक होते नारायण सात वर्षांचाच असताना वडील सूर्याजी पंतांचे निधन झाले जी सांपत्तिक स्थिती चांगली होती पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता अतिशय बुद्धिमान निश्चयी तसेच खोडकर होता लहानपणी नारायण साहसी होता झाडावरून घोड्या मारणे पुरात पोहणे घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टीत तो तरबेज होता त्याचे आठ मित्र होते एक मित्र सुताराचा मुलगा होता तर दुसरा गवंड्याचा एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणी सापडे नाच अखेर एका फडताडात सापडला काय करीत होतास असे विचारल्यावर आई चिंता करीतो विश्वाची असे उत्तर त्याने दिले होते या मुलाला संसारात अडकविले तर तो ताळ्यावर येईल या कल्पने वर्षीच आईने लग्न लावून दिले लग्न समारंभात पुरोहितांनी सावधान हा शब्द उच्चारताच तो ऐकून नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे अशा दोन वस्त्रांनीशी नारायण लग्न मंडपातून पळाले लोकांनी पाठलाग केला पण त्यांनी तातडी करून गावा बाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि ताकडीस दीर्घ तपश्चर्या केली वयाच्या बाराव्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ बारा वर्ष तपश्चर्या करीत होते समर्थांनी स्वयंप्रेरणे स्वतःचा विकास विद्यार्थी दशेतच असताना करून घेतला होता नाशिक नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी समर्थ रामदास हे नाव धारण केले टाकळी येथे ते इसवी ते सोळाशे असे बारा वर्ष राहिले आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकडावरील घड किंवा गुहा येथे असलेला एकांत हे तपससाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्रह्म उठून रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होते सूर्योदयापासून मध्यानपर्यंत नदीच्या डोहात छाती इतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरच्चरण करत दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास श्री राम, जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप करीत रामदासांनी रामनामाचे तेरा कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर कार्याला आरंभ केला साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले समर्थ दुपारी केवळ पाच घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत त्यातील काही भाग पशुपक्षींना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत समर्थ दुपारी दोन तास मंदिरात साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत याच काळात त्यांनी वेद उपनिषदे सर्व प्राचीन ग्रंथ व विविधशास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला रामायणाची रचना देख केली त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच करुनाष्ट के होत व्यायाम उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान होते त्यांच्या जीवनातील हे बारा वर्ष अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाले बारा वर्षांच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात झाला असे म्हणतात की त्यावेळी समर्थांचे वय 24 वर्षांचे होते समर्थांनी नाशिक येथे टाकईला हनुमंतांची मूर्ती स्थापन केली हनुमान ही शक्तीची आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे तिची उपासना केली पाहिजे असा समर्थांचा यामागे विचार होता समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी बारा वर्ष भारत भ्रमण केले तीर्थयात्रा केल्या सारा हिंदुस्थान पायाखाली घातला पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्य भाव जागा झाला त्यांची देहा बद्दलची आसक्ती नष्ट झाली आपल्याला प्रभू रामचंद्राचे दर्शन झाले आत्मसाक्षात्कार झाला भारत भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायुगाने भेट झालीसंबंधी दोघांची चर्चा बातचीतही झाली होती हरगोविंद सिंगांबरोबर शंभर एक हजार सैनिक असायचे त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत त्यांचा हा सर सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले समर्थांनी हरगोविंदांना विचारले आपण धर्म गुरु आहात या दोन दोन तलवारी आपण का बाळगतात तेव्हा गुरु हर गोविंद म्हणाले एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शील रक्षणासाठी समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले आणि हा सारा फौज त्यावर हरगोविंद म्हणाले या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते आपण बलशाली झाले पाहिजे समानशिले तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले त्याला ते म्हणत बाहेरून दिसायला कुबडी जप करताना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे कुबडीच्या दांड्याला आते असत त्यात छोटी तलवार असे समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पाहायला मिळते भारत प्रवास करीत असताना ते आपल्याला प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा सा आणि स्वाभिमानाचा सा संदेश देत समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्रक्रांतीची प्रेरणा दिली होती समर्थ रामदेवांनी मनाचे श्लोक यांची देखील खूप सुंदर रचना केलेली आहे त्यांचे जीवन वयाच्या छत्तीसाव्या वर्षी रामदास स्वामी महाराष्ट्रात परत आले भारत प्रवास करताना शेवटी समर्थ पैठणला आले पैठणला ते एक नाथांच्या वाड्यातच उतरले नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती पण समर्थांनी कोणालाच ओळख दिली नाही एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले मात्र तिथे त्यांना ते जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या लग्न मंडपातून पलायन केल्यावर चोवीस वर्ष जांबशी त्यांच्या कोणातच संपर्क नव्हता त्यांच्या वहिणीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे ते कळले त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे येऊन गेले जामला पण तिथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली त्यांची वहिनी भिक्षा देऊन दारातच उभी राहिली तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत चोवीस वर्षात दाढ ही वाढविल्याने आणि व्यायामामुळे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील धीराला ओळखू शकल्या नाहीत अखेर समर्थांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला चोवीस वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले असे मानले जाते की समर्थ निसर्ग प्रेमी होते नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडची ठिकाणे होती समर्थांच्या शिष्यमंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते समर्थांचे एक वैशिष्ट्य होते की समोरच्या मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला समजवून सांगत समर्थांची उपदेशाची भाषा देखील अत्यंत साधी आणि सोपी होती तर प्रकारे समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना देखील आपले शिष्य बनवले होते स्वराज्य रक्षणासाठी रामदासांनी शिवाजी महाराजांना देखील मार्गदर्शन केले होते सप्टेंबर सोळाशे अठ्यात्तर मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती आणि अशा प्रकारे हे गावे इनाम म्हणून घेऊन याबाबतचे एक पत्र एकोणीसशे मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवाने समर्थांची दोन जुनी चरित्रे या ग्रंथात प्रकाशित केली होती रामदास स्वामी अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते देखील होते केवळ ब्रह्म हेच सत्य आहे हा विचार विचार त्यांच्या साहित्यात सर्वत्र दिसतो त्यांच्या तत्वज्ञाना संत एकनाथांच्या वाङ्वयाची बैठक होती दासबोधाच्या प्रत्येक बहुतेक सर्व दर्शकांमध्ये ब्रह्म जीव जगत परमेश्वर इत्यादी गोष्टींची चर्चा होते तसे असे आपले हे रामदास स्वामी जे आपले शिवाजी महाराजांचे देखील गुरु होते आणि त्यांनी विशेष म्हणजे मनाचे श्लोक हा मोठा पण जो शाळांमध्ये देखील पाठांतरामध्ये येत आहे असा हा अभंग लिहून काढलेला आहे तर रामदास स्वामी हे आपले खूप मोठे आणि श्रेष्ठ संत गेलेले आहेत तर त्यांनी श्रीरामाचा आणि श्री हनुमानाचे ते, हनुमाना ते भक्त होते तसं पाहिलं तर श्रीरामदेखील हे दाखवले जातात की मर्यादा पुरुष शक्तम होते आणि हनुमान तर शक्तीचे आणि बुद्धीचे प्रतीक दाखवले जाते तर मित्रांनो आपण याच्यातून एकच गोष्ट शिकतो की जीवनामध्ये राहून आपण देखील आपण आपल्या मर्यादांमध्ये राहून आणि आपली बुद्धी आणि शक्तीचा प्रयोग परमार्थासाठी आपण करू शकतो तर अशा प्रकारे अजून आपण विशेष जीवन चरित्र घेऊन परत भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार पवित्रता के अब इंसानला